वाल्मिकी रामायण कांड, सर्ग, एकशे सातवा अशा रीतीने पुन्हा आपले म्हणणे मांडणाऱ्या भरताला ज्ञातीबाधवामध्ये अत्यंत आदर पावलेला श्रीमान लक्ष्मणाग्रजे राम म्हणाला हे जे तू बोललास ते योग्यच बोलास राजश्रेष्ठ दशरथापासून कैकेले झालेला तू पुत्र आहेस बंधो पूर्वी आपल्या पित्याने तुझ्या मातेशी विवाह करताना हे उत्कृष्ट राज्य शुल्क म्हणून देण्याचे तुझ्या आजोबांना वचन दिले होते देवासुर संग्रमाच्या वेळी प्रसन्न झालेल्या महाराजाने संतुष्ट होऊन तुझ्या मातेला वर दिला होता त्यानंतर तुझ्या सुंदर यशस्वीनी मातेने महाराजांकडून प्रतिज्ञा घेऊन दोन वर मागितले एक तुला राज्य आणि दुसरा मला देशाबाहेर घालवून देणे राजा तिला बांधलेला असल्यामुळे त्याने तिला तो वर दिला पुरुष श्रेष्ठा त्याच पित्याने मलाही इकडे पाठवले आणि आलो तू सुद्धा त्याचप्रमाणे स्वतःला सत्वर अभिषेक करून घेऊन पित्याला सत्यवादी करावीस भरता माझ्या करता तू महाराजांना ऋणातून मुक्त कर धर्मज्ञ पित्याला तार आणि मातेला आनंद दे बाबारे गया प्रदेशात धीमान यशस्वी गयाने यज्ञ करीत असताना पितरांपुढे एक श्रुती म्हटली होती की मुलगा पू नरकातून पित्याला तारतो म्हणून तो पुत्र म्हटला जातो तो सर्व पितरांचे रक्षण करतो गुणवान बहुश्रुत अशा अनेक पुत्रांची इच्छा करावी पण असे अनेक पुत्र एकत्र जमले तरी त्यांच्यापैकी एखादच कोणी गयेला जाणार रघुनंदना अशा प्रकारे म्हणून हे नरश्रेष्ठ आणि शत्रुघ्नासह आणि सर्वांच प्रजेच्या मनासारखे राज्य कर मी सुद्धा विलंब न करता सीता आणि लक्ष्मण या दोघांच दंडकारण्यात प्रवेश करी भरता तू स्वतः मनुष्यांचा राजा हो मीही वनातील मृगांचा राजा होईल तू मनात आनंद धरून श्रेष्ठ नगरीला जा मीही मोठ्या आनंदाने दंडक वेन भरता उन्हाला अडथळा अर, करणारे तुझ्या मस्तकावर शीतल छाया करू मी सुद्धा या आरण्यातील वृक्षांच्या विशाल छायेचा हळूहळू आसरा केले अतुल बुद्धीचा शत्रुघ्न तुझ्या सहाय्याला असू दे लक्ष्मण हा माझा मुख्य मित्र आहे हे प्रसिद्धच आहे भरता असे आपण चौघे पुत्र महाराजांना सत्यावर दृढ करून आचरण करूया तू कसलाही खेद मन, तू कसलाही खेद मानू नकोस अयोध्या खंडाचा एकशे सर्ग समाप्त